पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण तेरावे स्वदेशी या प्रवचनामध्ये स्वदेशीवर लिहिण्याचे गाळूनच टाकतो राजकीय बाबींना ढका न लावण्याचा संकल्प आहे त्याला थोडा तरी बा देण्याचा संभव वाटतो स्वदेशीविषयी निवड धार्मिक दृष्टीने लिहावायचे म्हटले तरी असे थोडे तरी लागणार की ज्याचा अप्रत्यक्षरितीने तरी राजकारणाशी संबंध पोहोचेल